वाल्मिकी रामायण अरण्यकांड स्वर्ग बावन ती चंद्रमुखी रावणाने त्याला मारलेले पाहून अतिशय स्वप्न शकुन लक्षण स्वप्न पक्षांच्या स्वराची तरा यांचा माणसांच्या सुख दुखाशी खात्रीने संबंध दिसून येतो रामा स्वतःवरच्या महान संकटाची तुम्हाला कल्पना आहे का काकुतश्या माझ्या निमित्ताने हरिणाने पक्षी धावत आहेत रामा माझ्यावरच्या दयेमुळे माझे रक्षण करण्यासाठी आलेला हा पक्षीराज माझ्या दुर्भाग्याने आघात होऊन भूमीवर पडलाय काकुतश्या लक्ष्मणा माझे यावेळी रक्षण कर असा ती सुंदरी अतिशय भयभीत होऊन आक्रोश करू लागली तिच्या गळ्यातील फुलांच्या माळा आणि फुलांची भूषणे चुरडून गेली होती अनाथासारखी ती विलाप करीत होती अशा त्या वैद्यहीकडे राक्षसाधी पण धावत गेला ती मोठमोठ्या झाडांना लदेप्रमाणे घालीत होती मिठ्या मारित होती आणि सोड सोड असे एकसारखी म्हणत तो राक्षसराज तिच्याकडे येत होता राम नसलेल्या त्या वनात रामा अहो रामा असे ओरडत असताना काळासारख्या रावणाने तिचे केस पकडले त्यावेळी चराशरासह सारे जग आपली मर्यादा सोडून काळ्या कुट्ट अंधाराने झाकून गेले वारा वाहिनासा झाला सूर्य निष्प्रभव झाला सीतेशी -सीते त्याने लगड केलेली <coughs> देवाने दिव्य चक्षुणी पाहिली आणि श्रीमान ब्रम्हदेव उद्गारले झाले आपले काम सगळे श्रेष्ठ ऋषी आनंदीतही झाले आणि व्यथितही झाले सीतेवर त्याने हात टाकलेल्या पाहून दंड कारण्यात राहणारे ते ऋषी दुःखित झाले आणि दैवानेच रावणाचा विनाश जवळला हे जाणून त्यांना आनंद झाला राक्षस राजा रावण मात्र ती रामा अहो रामा लक्ष्मणा असे रडत म्हणत असताना तिला घेऊन आकाशात गेला उत्तम सोन्यासारख्या अंगाचा वर्ण असलेली पिवळे रेशमी वस्त्र निसलेली ती राजपुत्री सौदामिनी विजय सारखी शोभत होती तिच्या पिवळ्या वस्त्राला धरून तिला उचलल्यामुळे तो रावण आगीने पेटलेल्या डोंगरासारखा दिसत होता परमकल्या वैदेहीच्या अंगावरील लाल आणि सुगंधी पु कमळांच्या पाकळ्या रावणाच्या अंगावर विस्कटून पडल्या आकाशात तिचे सोन्याच्या रंगाचे पिवळे रेशमी वस्त्र सूर्यप्रकाशात सूर्याच्या रंगाने रंगलेल्या तांब्रवरील ढगासारखे दिसत होते आकाशात रावणाच्या बगलेतून दिसणारे तिथे ते विमल वधन देठाविना गळून गेलेले कमळ दिसावेत असे रामा वाचून फिके दिसत होते जण उकाळ्या मेघाचे आवरण फोडून चंद्र बाहेर पडावा तसे जर कपाळ आणि सुंदर केस असलेले कमळाच्या गाभ्यासारखी नितळ पांढरे शुभ्र चकाकणाऱ्या दातांनी मंडित आणि सुंदर नेत्रांचे तिथे शुभवदन जे आकाशात रावणाच्या बगलेत होते ते रडल्यामुळे आणि अश्रू न पुसल्यामुळे पूर्वी चंद्राप्रमाणे दिसायला सुंदर असणारे सुंदर नाक सुंदर लालटुटूक ओठ सोन्यासारखे वर्ण असलेले पण आता रावणांनी चोळवटून टाकलेले दिवसात जसा चंद्र शोभत नाही तसे शोभाहीन झाले होते मैथिली काळ्या अंगा अंगाच्या त्या राक्षसाच्या अंगावर काळ्या हत्तीच्या कमरेतील सोन्याच्या मेखेलेसारखी शोभत होती कमळपरागासारख्या पिवळ्या वर्णाची सोन्याच्या कांतीच्या अंगावर सोन्याचे दागिने असलेली राज जशी मेघात शिरलेली वीज शोभावी तशी रावत होती तिच्या घेऊन तिच्या डोक्यातून गळ पडलेल्या फुलांची धरणीवर सर्वत्र वृष्टी होत होती रावणाच्या वेगाने जाताना सर्वत्र ती पुष्पवृष्टी इकडे तिकडे पसरून परत रावणाच्या अंगावर येत होती विमल नक्षत्र धार ला ला, ते पृथ्वीवर येऊन पडले झाडाच्या नुकत्याच फुटलेल्या पालवीप्रमाणे लाल असणारी वैदेही काळ्या अंगाच्या रावणाला हत्तीला त्याच्या गमरेतील सोनेरी मेखरा शोभावी तशी शोभत होती आकाशात आपल्या तेजाने महान उरकेप्रमाणे तळपणाऱ्या सीतेला तो रावण आकाशात उडवून पळून घेऊन जाऊ लागला तिची अग्नीच्या वर्णाची भूषणे आवाज करीत आकाशातून क्षीण झालेले तारे पडावे तशी भूमीवर पडली वैदेहीच्या दोन स्तरामध्ये ढुळणाऱ्या चंद्राच्या प्रभेसारखा हार गळून पडत असताना जणू आकाशातून गंगाच पडत असे दिसले झंझा वाताच्या सपाट्यात अनेक प्रकारचे पक्षी असलेले वृक्ष आपले शेंडे हलवून जणू तिला भीव नको म्हणत होते आणि मासे आणि इतर जलचर प्राणी अशा पुष्करी उत्साह नष्ट झालेल्या मैथिलीच्या सखी होऊन जणू शोक करीत होत्या आजूबाजून सिंह वाघ हरिण पक्षी तेथे येऊन सेतेच्या खाली पडलेल्या सावलीला धरून रागाने धावत होते सीता बळाने ओढून नेली जात पर्वत त्यांच्या अंगावरून वाहतूक खाली पडणाऱ्या अश्रू गाळीत आपले शिखरूपूर्य दीन झाला त्याचे तेज नष्ट झाले आणि कांती संपन्न असणारे त्याचे तेजवलय फिके पडले अहो रावण रामाच्या वैदेही सीतेचे हरण करीत आहे आता राहिला नाही मग कुठले सत्य कुठला कुठला दयाळूपणा तसे सर्व प्राणी मात्र टोळ्या टोळ्याने जमून दुःख करू लागले हरिणांची पुले गांगरून जाऊन एवढेसे तोंड करून रडू लागले अशी व लक्षणे भयाने जणू ग्रस्त होऊन वरचे वर पाहत वनदेवता थरथर कापू लागल्या असे दुःख ओढवलेल्या पराकाष्ठेचा आक्रोश करणाऱ्या लक्ष्मणा रामा अशा आपल्या मधुरस्वरात हाका देणाऱ्या आणि वरच्यावर खाली धरणेकडे पाहणाऱ्या केस विस्कटून गेल्या आहेत कुंकू पुसले गेले आहे अशा मनस्विनी वैद्यही तर सीतेला ओढून घेऊन चालला त्याने आपला आत्मविनाशच त्यामुळे ओढून घेतला सुंदर दात असलेली मनोहर हास्य करणारी पण आता आप्तजनापासून दूर झालेली जानकी राम आणि लक्ष्मण दोघेही दिसत नाहीत हे पाहून निश्चित झाली भयाच्या फार मोठ्या जाणीवेने पीडित झाली अरण्यकांडाचा बावन्नवा सर्ग समाप्त